ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मनेहा अध्याय बारावा इक्ष्वाकुवंशाच्या अन्य राजांचे वर्णन शुकाचार्य म्हणतात कुशाचा पुत्र झाला अतिथी त्याचा निषध निशद। निषेधाचा नभ नव। नभाचा पुंडरिक आणि पुंडरिकाचा क्षेम क्षेमधनव्याचा देवानिक देवानिकाचा अनिह हो। अनिहाचा पारियात्र पारियात्राचा बलस्थल आणि बलस्थलाचा पुत्र झाला वज्रनाभ हा सूर्याचा अंश होता वज्रनाभापासून खनन खननापासून विद्रती विध्रतीपासून हिरण्य नाभ उत्पन्न झाला हा जैमिनीचा शिष्य आणि योगाचार्य होता कोसल देशनिवासी याज्ञवल्क्य ऋषीनी त्याचे शिष्यत्व स्वीकारले आणि त्याच्याकडून अध्यात्म योगाचे शिक्षण घेतली तो योग हृदयाची अज्ञानग्रंथी तोडणारा तसेच परमसिद्धी देणारा होता हिरण्यनाभाचा पुष्य पुष्याचा ध्रुवसंधी ध्रुवसंधीचा सुदर्शन सुदर्शना अग्निवर्ण अग्निवर्णा शीघ्र आ शीघ्रा पुत्र मरुला मरु ने योग साधने सिद्धि प्राप्त करून घी तो सद्या ही कलापनावा गावत रहुगा सूर्यवंश नहींसा जानजीवन करेल मरुपासन प्रसुस्रृत यापास संधि संधिपासन अमरशना जन्म अमरशणा महस्वान और महस्वाना विश्वसाह हो। विश्वसावाच प्रशेनजीत प्रसेनजिताचा तक्षक आणि तक्षकाचा पुत्र बृहबल झाला परीक्षिता या बृहतबला तुझ्या पित्याने अभिमन्युने मारले इक्षाको वंशाचे इतके राजे होऊन गेले आता येथून पुढे होणाऱ्याविषयी ऐक बृहतबलाचा पुत्र बृहदरण रन, बृहत्रणाचा उरुक्रिय त्याचा वत्सवृद्ध वत्सवृद्धाचा प्रतिव्योम प्रतिव्योमाचा भानू आणि भानूचा पुत्र होईल सेनापती दिवाक दिवाकाचा वीर सहदेव सहदेवाचा बृहदश्वर ब्रहत बृहताश्वाचा भानुमान भानुमानाचा प्रथिकाश्व आणि प्रथिकाश्वाचा पुत्र होईल सु सु सुप्रतिकाचा मरुदेव मरुदेवाचा सुनक्षत्र सुनक्षत्राचा पुष्कर पुष्कराचा अंतरिक्ष अंतरिक्षाचा सुतपा आणि त्याचा पुत्र अमित्रजीत होईल अमित्रजितापासून बृहतराज बृहतराजापासून बररी बर्रीपासून कृतंजय क्रतंजयापासून रनंजय आणि त्यापासून संजय होईल संजयाचा शाक्य त्याचा शुद्धोध शुद्धोधाचा लागल ला आणि प्रशेन, प्रशेन पुत्र क्षुद्रक होईल क्षुद्रकापासून रनक रणकापासून सुरथ आणि हे सर्वजण बृहद बलाचे वंशज होतील इक्षाकुचा हा वंश सुमित्रापर्यंतच राहील कारण सुमित्र राजा झाल्यानंतर कलियुगात हा वंश समाप्त होऊन जाईल या ठिकाणी बारावा अध्याय समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू